चोवीसावा अध्याय प्रमेयांतर्गत नाम अपराधाचा श्रीनामाचा आणि श्रीनामाचे स्वरूप जाणून मोठे आनंदीत झाले आणि घरी पोचल्यावर विशुद्ध भावाने तुळशी माळेवर संख्यापूर्वक पन्नास नाम केल्यानंतर झोपले खूप रात्र झाली होती आज शुद्ध नाम करता करता त्यांना कृष्णकृपेचा साक्षात अनुभव झाला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते दोघे झोपेतून जागे झाले तेव्हा आपापसात आदल्या रात्रीची चर्चा करू लागले आणि आपापले अनुभव व्यक्त करून मोठे प्रसन्न झाले कृष्ण पूजन, हरिनाम कीर्तन दशमूल पाठ श्रीमद भग भागवत समीक्षा वैष्णव सेवा आणि भगवत प्रसाद सेवेमध्ये त्यांचा तो दिवस गेला संध्याकाळ दोघेही शिवा संगणात वृद्ध बाबाजींच्या कुटीमध्ये उपस्थित झाले साष्टांग दंडवत प्रणाम केल्यानंतर विजयकुमारने आदल्या दिवशी प्रस्तावानुसार नामअपराध तत्वासंबंधी विचारले विजयकुमारची तत्व जिज्ञासा ऐकून बाबाजी महाराज मोठे प्रसन्न झाले आणि प्रेमपूर्वक म्हणाले नामजसे सर्वोत्तम तत्व आहे नामअपराधही त्याच प्रकारे सर्व प्रकारच्या पापांपेक्षा आणि अपराधांपेक्षा अधिक भयंकर असते असतो नामअपराध ही त्याच प्रकारे सर्व पापां सर्व प्रकारच्या पापांपेक्षा आणि अपराधांपेक्षा अधिक भयंकर असतो सर्व प्रकारची पापे आणि अपराध तर नाम उच्चारणासोबतच दूर होऊन जातात परंतु अपराध तितक्या सहजपणे दूर होत नाही पद्मपुराणात श्रीनामाच्या महिमेचे वर्णन करताना म्हटले गेले आहे नाम अपराध युक्ताना हरंत्यगम नामदेवच नाम नाम त्या अपराधास दूर करतात पहा नामअपराध नष्ट करण्याचा उपाय किती कठीण आहे म्हणूनच बुद्धी म्हणूनच बुद्धिमान मनुष्य नाम अपराध वर्जनपूर्वक नाम घेतात जर असा प्रयत्न केला गेला की नामअपराध होऊच नये तर अत्यंत शुद्ध नाम उदित होते कुणी मनुष्य नाम जपत आहे नाम घेता घेता त्याच्या शरीरावर रोमांच उठतो डोळ्यातून अश्रुधारा सुद्धा व्हावू लागतात तरीही नामअपराधामुळे त्याच्याद्वारे उच्चारितनाम शुद्धनाम नसते म्हणूनच साधकास याविषयी विशेष सावधानता बाळगायला हवी अन्यथा शुद्धनाम उच्चारण होऊ शकणार नाही विजय प्रभो शुद्धनाम कशास म्हणतात बाबाजी दहा प्रकारच्या नामापराधांस हरिणामालाच शुद्धनाम म्हणतात अक्षरांची शुद्धता अथवा अशुद्धता आदिंचा यात कुठलाही विचार होत नाही नामेक यची स्मरणं पथ ग्रोत्रमूलम गतम वा शुद्धम वा शुद्ध वर्णम व्यवहितरहित तार यव देहत्र जनता लोभपाश निक्षिप्त फलजनक शीघ्रे श्लोकाचा अर्थ हा आहे की हे विप्रवर एक हरिणाम देखील ज्याच्या जीवेवर उदित हो होते किंवा कर्णेंद्रियात प्रवेश करते अथवा स्मरणपथावर जागरूक होते त्याचा ते नामप्रभू अवश्य उद्धार करतील करेल येथे नामोच्चारणमध्ये वर्णाची शुद्धता अथवा अशुद्धता किंवा विधीनुसार शुद्ध आचरण अथवा अशुद्ध उच्चारण आदींचे महत्व नाही अर्थात श्री नाम या सगळ्यांचा काहीच विचार करीत नाही परंतु विचारणीय हे आहे की जर ते सर्वशक्ती संपन्न नाम शरीर गृह अर्थसंपत्ती पुत्रपरिवार आणि लोभ कांचन कामिनी आणि प्रतिष्ठादी आदी पाषाणावर पतीत झाले अर्थात त्यांच्या उद्देशाने घेतले गेले तर फळ शीघ्र उत्पन्न होत नाही ही बाधा दोन प्रकारची असते सामान्य आणि उशिराने फळ प्रदान करते बृहत बाधा आल्यावर उच्चारलेले नाम नामप्राध बनते जो निरंतर नामोच्चरणाशिवाय दूर होऊ शकत नाही विजय मला तर असे प्रतीत होते की साधकाकरिता नामअपराधाचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे आपण कृपा करून आम्हाला सांगा बाबाजी नाम अपराध दहा प्रकारचे असतात पद्मपुरा विश्लेषण प्राप्त होते संत निंदा नामन परम अपराध वितणुते यह ख्यातियात कथम सहते त त्वद विग, विग्रहाम शिवस्य इह गुण नामादी विग्रहा शिवसेना खुली हरिनामातक गुरोवद्या श्रुतीशास्त्र नम तथवादो हरिनाम्ही कल्पना नामनो बलादयस्य हि पाप बुद्धिर्न विद्येचे तस य धर्मव्रतत त्यागहुता दिस दिसुभक्रिया सामप्यपी प्रमाद अश्रद्ध अश्रद्धे विमुखे अप्य शुणवती शृणवती शिवनाम अपराध श्रुते अप नाम महात्मे यह प्रीतो नर अह मादी पो नामनी सो अप्य अप्यराधकृत विजय कृपापूर्वक एक एक श्लोकाची वेगवेगळी व्याख्या करून सर्व अपराधांविषयी अम्हास नीट समजून सांगावे बाबाजी पहिल्या श्लोकामध्ये दोन अपराधांचे वर्णन केलेले आहे प्रथम अपराध हा आहे की ज्या संतांनी कर्म ज्ञान कर्म धर्म ज्ञान योग तपस्या आदींचा संपूर्णपणे परित्याग करून अनन्य भावाने भगवन नामाचा आश्रय घेतला आहे त्यांची निंदा केल्याने मोठा अपराध होतो कारण जे लोक या जगात नामाच्या वास्तविक महात्म्याचा प्रचार करतात त्यांची निंदा हरिनाम सहन करू शकत नाही एकांतिक नामपरायण संतांची निंदा करू नये उलट त्यांना सर्वश्रेष्ठ साधू मानून त्यांच्या संगतात राहून त्यांच्या संगात राहून नामकीर्तन केले पाहिजे असे केल्याने नामाची लवकर कृपा होते विजय प्रथम अपराध नीट समजला कृपया दुसऱ्या अपराधालाही अशाच प्रकारे समजावून सांगा बाबाजी पहिल्या श्लोकाच्या दुसऱ्या भागात द्वितीय अपराधाचा उल्लेख आहे त्याची व्याख्या दोन प्रकारे केली जाऊ शकते पहिली व्याख्या अशी आहे की देवांचे अग्रणी सदाशिव आणि विष्णू दोघांचीही नावे आणि गुण आधीच बुद्धीद्वारे वेगवेगळे मानल्याने अपराध होतो नामअपराध होतो तात्पर्य हे आहे की सदाशिवास भगवान श्री विष्णूंपासून वेगळे एक स्वतंत्र शक्तीसिद्ध ईश्वर मानण्याने बहुईश्वर होतो यामुळे बाधा निर्माण होते म्हणून श्रीकृष्ण सर्वेश्वर आहेत आणि त्यांच्या शक्तीनेच शिव आदी देवतांचे ईश्वरत्व सिद्ध आहे या देवतांची अन्य कुठलीही वेगळी शक्ती सिद्धता नाही असा निश्चय करून हरिणाम केल्याने नाम, के नाम होत नाही दुसरी व्याख्या अशा प्रकारे आहे शिवस्वरूप अर्थात सर्व स्वरूप श्री भगवंताच्या नाम रूप गुण आणि अपराध होतो नाम अपराध होतो म्हणून कृष्णस्वरूप कृष्णनाम कृष्ण क्रिश्न गुण तथा कृष्ण हे सर्व अप्राकृत परस्पर परस्पर अपृथक आहेत असे ज्ञान आणि विज्ञान लाभ करून कृष्णना कृष्णनाम जपावे नाही तर अपराध होतो अशा प्रकारे संबंध ज्ञान प्राप्त करून नाम करण्याचा नियम आहे विजय पहिल्या आणि दुसऱ्या प्राधा, यथायोग्य समजलो कारण आपण कृपा करून आम्हास आधीच कृष्ण आधी श्रीकृष्णाच्या अप्राकृत चिन्मय स्वरूपाच्या गुणगुणी नामनामी आणि अंश अंशी आदी भेदाभेद आहे जे नामाश्रय ग्रहण करतात त्यांच्याकरिता श्री गुरुदेवांकडून चित आणि अचित तत्वातील पाथर्क्य तत्वातील पाथर्क्य भेद आणि त्यांचे परस्पर संबंध ज्ञान जाणणे आवश्यक आहे आता तृतीय अपराधाची व्याख्या करावी बाबाजी जे जे नामतत्वाच्या सर्वश्रेष्ठतेची शिकवण देतात ते नामगुरु असतात त्यांच्या प्रती भक्ती ठेवणे कर्तव्य आहे जे लोक नामगुरूंच्या प्रती अशी अवज्ञा करतात की ते केवळ मात्र नामशास्त्रापर्यंतच जाणतात परंतु जे वेदांत दर्शन आदी शास्त्रांचे पंडित आहेत ते अधिक शास्त्रांचे अर्थ जाणतात ते नाम नामअपराधी आहेत वास्तविक नामतत्वविद गुरुपेक्षा उत्तम गुरु नाहीत त्यांना कनिष्ठ मांडल्याने अपराध होईल विजय प्रभो जर आमची आपल्याप्रती शुद्ध भक्ती असेल तरच आमचे कल्याण आहे कृपया चौथ्या अपराधाची व्याख्या समजावावी बाबाजी श्रुतींमध्ये जेथे परमार्थाविषयी विशे, परमार्थाविषयी विशेष विशे शिकवण दिलेली आहे तेथे श्रीनामाचे सर्वश्रेष्ठ रूपात वर्णन केलेले आहे जसे हरिभक्तिविलासमध्ये ओम आस्य जाणंतो नामचिद विविण महस्ते विष्णू सुमतीम भजाम हे ओम तत ओम पदम देवस नमस आपन्न मृ मुरुकत, मृतं नामा चिदद्धीरेज्ञीयाद्रायेयंत सं दृष्टो हो। ओम तमुस्तोर पूर्व यथाविध ऋतस्त ऋतस गर्व गवभ्र जन जनुषा पिपतर्स महस्ते विष्णू सुमती भजा महे अशा प्रकारे सर्व वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये नामाचा महिमा पाहिला जातो ज्या मंत्रामध्ये नामाचा महिमा प्रकाशित आहे त्यांची निंदा केल्याने नामपराध होतो काही लोक दुर्भाग्यवश व श्रुतींच्या दुसऱ्या उपदेशांचा सन्मान अधिक करतात तथा नाम महिमा नामक श्रुती मंत्रांची उपेक्षा करतात असे करणे पण नाम अपराध आहे या नामअपराधाचे फळ असे असते की अपराधाला नामात रुची होत नाही तुम्ही लोक या प्रधान श्रुती मंत्रांना श्रुतींचा प्राण समजून हरिणाम करावे विजय प्रभू आपल्या श्रीमुखातून जणू अमृत वर आहे आता पाचव्या अपराधाविषयी समजून घेण्याची मोठी उत्कंठा लागली आहे बाबाजी पाच हरिणामात अर्थवादच पाचवा नामाध आहे जैमिनी संहितेत मध्ये या अपराधाचा उल्लेख अशा प्रकारे केलेला आहे श्रुती स्मृती पुराणेश नेशू नाम महात्माचिशु ये अर्थवाद इतिब्र ब्र ब्रुय युर्न ते सैंते बोधायन म्हणतात श्रद्धादी मणुते यदूतार्थवाद यो मानुष मानुषस्तिह दुःख जये शिपा विविधार पीडितामध्ये असे म्हटले गेले आहे की भगवन नामात भगवंताच्या सर्वशक्ती शक्ती निहित आहेत नाम पूर्ण चिन्मय आहे म्हणूनच ते माईक जगात ध्वंस करण्यास समर्थ आहे कृष्णे मंगलम नाम यस्य वाचि प्रवर्तते भस्मी भवती राजेंद्र महापाकोटय नान्यत न्यत पश्या नाम विहाय हरिकीतनं सर्व प्रश्न प्रायशित्यिजोत्तम नामोसी शक्ती पाप निरण पाप निर्हर नि, हरणे हरे तावत, कर, तावत करं तू न शक्ति पातक पातकी जनह। हे सर्व नाम महात्म्य परम परमसत्य आहे या साईकोण कर्म आणि ज्ञान व्य व्यवसायी लोक आपल्याला व्यवसायाच्या रक्षणाकरिता अर्थवादाची कल्पना करतात अर्थवादाचे तात्पर्य हे आहे की शास्त्रामध्ये नामाचा जो महिमा सांगितला सांगितली केली आहे सांगितला गेला आहे वास्तविक सत्य नाही तो तर केवळ नामामध्ये रुची उत्पन्न करण्याकरिता वाढून चढवून सांगितला गेला आहे या नामपराधाने अपराधी व्यक्तीची नामात रुची होत नाही तुम्ही दोघे शास्त्रीय वचनांवर पूर्ण विश्वास करून हरिनाम करा जे अर्थवाद करतात त्यांचा कधीही संग करू नये इतकेच काय तर जर अकस्मात कधी ते तुमच्या नजरेसमोर जरी दिसले तरी समस्त कपड्यांसकट स्नान करून घ्यावे ही ही श्री चैतन्य महाप्रभूंची शिकवण आहे विजय प्रभो गृहस्थ लोकांकरिता शुद्ध हरिणाम उच्चारण करणे सरळ वाटत नाही कारण ते सर्व समयी नाम अपराधी असत पुरुषांनी घेरलेले असतात आमच्या सारख्या ब्राह्मण पंडितांकरिता सत्संग मोठेच कठीण आहे हे प्रभो आपण कृपा करून आम्हा कुसंग सोडण्याची शक्ती प्रदान करा आपल्या तोंडाने जितके अधिक श्रवण करतो आहे श्रवणाची पिपासा अधिकच वाढत चाललेली आहे चालली आहे आता सहावा नाम अपराध सांगण्याची कृपा करावी बाबाजी भगवंताच्या नामना नामांना कल्पित मानल्याने सहावा नामअपराध होतो मायावादी आणि भौतिक कर्मवादी निर्विकार आणि नामरूपरहित ब्रह्मास परमतत्व मानतात जे असे मानतात कि ऋषींनी आपल्या कार्याच्या सिद्धीकरिता रामकृष्ण आदी नामांची कल्पना केली गेली आहे केली आहे ते नामअपराधी आहेत हरिणाम काल्पनिक नाही तर नित्य आणि चिन्मय वस्तू आहे भक्तीद्वारे चित इंद्रियावर अविर्भूत मात्र होते सद्गुरु आणि वेदशास्त्र हीच शिकवण देतात अत हरिणाम परम सत्य मानावे त्यास कल्पित समजल्याने कधीही नामाची कृपा प्राप्त करता येत नाही विजय प्रभो आपल्या अभयचरण कमलांचा आश्रय करण्यापूर्वी कुसंगामुळे आम्ही देखील असेच समजत होतो परंतु आपल्या कृपेने तशी बुद्धी आता राहिली नाही आता सातव्या नाम अपराधाची व्याख्या करावी बाबाजी सात जे नामाच्या बळावर पापकर्मात प्रवृत्त होतात ते नामअपराधी आहेत नामाच्या भरवशावर जी पापकर्मे केली जातात ती पापसमूहे यमनियम आदींनी दूर होत नाहीत कारण अशी पापसमूहे नामअपराधाच्या श्रेणीमध्ये आल्याने केवळ मात्र नामअपराध विध्वंसक पद्धतीद्वारेच नष्ट केली जाऊ शकतात विजय प्रभो जर असे कुठलेच पाप नाही जे हरिणामामुळे नष्ट होत नाही तर कारेंची पापे नष्ट न होऊन अपराधाच्या श्रेणीत काय येतात बाबाजी जीव ज्या दिवशी शुद्ध नाम ग्रहण करतो त्या दिवशी त्याच्याद्वारे घेतलेले एक हरिणामाचे प्रारब्ध और अप्रारब्ध संपूर्ण पाशी ध्वंस करते त्या जे दुसरे नम ग्रहण त्या योगे नेम निर्माण होते मनु शुद्ध हरिण करना पुरुष मध्य पुद्धि रहने तो दूर ची ग पुण्यकर्मा मधे देखी नृत्या रुचि नीत व्यक्ति करीत नहीं परंतु ये विचार आहे तो असा की साधक पुरुष नाम तर घेतात परंतु त्यांच्या काही काही नामअपराध राहिल्याने त्यांचे उच्चारित नाम केवळ नामाभास असते शुद्ध नाम नसते नामाभासाच्या आधी केलेली पापे ध्वस होतात आणि नवीन पापांमध्ये रुची निर्माण होत नाही परंतु पूर्वाभ्यासामुळे काही काही पापे राहून जातात ती नामा नामाभासामुळे हळूहळू नष्ट होतात अकस्मात कधी नवीन पापोषण कधी नवीन पापेपण होतात परंतु ती सुद्धा नामाभासाने दूर होऊन जातात परंतु जर तो नामाश्री पुरुष असा विचार करीत असेल की जेव्हा नामाच्या प्रभावाने सर्व पापे नष्ट होतात तर मग मी देखील जी पापे करतो ती सुद्धा अवश्यच नष्ट होऊन जातील आणि असे समजून तो पापकार्यात प्रवृत्त होतो तर तो नामपराधी आहे विजय आता आठवा नामाप्रात सांगावा बाबाजी आठ धर्म अर्थात वर्णाश्रम आणि समस्त प्रकारच्या शुभकर्मांचा त्याग अर्थात समस्त कर्मफल त्याग, कर्म त्याग रूप संन्यास धर्म नाना प्रकारचे यज्ञ यज्ञ आणि अष्टांग योग ही सगळी सत्कर्मे आहेत त्यांना सोडून शास्त्रामध्ये ज्या अन्य शुभ क्रिया निर्धारित केलेल्या आहेत त्या सर्व जडधर्मा धर्मांतर्गत आहेत म्हणून प्राकृत आहेत परंतु भगवन प्रकृतीच्या पलीकडे आहे पूर्वोक्त समस्त सत्कर्मे उपायरूपात उपस्थित होऊन अप्राकृत सुखरूप उपेय देण्याची प्रतिज्ञा करतात म्हणूनच ते केवळ उपाय मात्र आहेत उपेय नाहीत परंतु हरिणाम साधनकाळी उपाय असूनही फळाच्या वेळी स्वयं उपेय आहे <coughs> धी आहेत जर कोणी त्या कर्मापासून मिळणाऱ्या तुच्छ फळांकरिता श्री हरिणामाकडे प्रार्थना करतात तर ते नामअपराधी आहेत कारण त्यामुळे अन्यान्य सतकर्मासोबत श्रीनामाची साम्य बुद्धी होते तुम्ही अप्राकृत आता नवव्या अपराधासंबंधी सांगावे बाबाजी नऊ वेदांमध्ये जितक्या प्रकारचे उपदेश आहेत त्यात हरिणामाचा उपदेश सर्वश्रेष्ठ आहे ज्यांची अनन्य भक्तीमध्ये श्रद्धा झाली आहे तेच हरिनामाचे यथार्थ अधिकारी आहेत ज्यांच्यात तशी श्रद्धा नाही जे अप्राकृत हरिसेवेपासून विमुख आहेत आणि हरिणामात श्रवण करण्यात हरिणामाचा उपदेश केल्याने नाम अपराध होतो अशा लोकांकरिता हाच उपदेश श्रेयस्कर ठरेल की हरिणामा सर्वश्रेष्ठ आहे आणि हरिणाम ग्रहण केल्यानेच सर्वांचे कल्याण होईल योग्य अधिकाऱ्या व्यतिरिक्त दुसऱ्याच देऊ नये जेव्हा तुम्ही परम भागवत व्हाल तेव्हा तुम्ही देखील शक्तीचा संचार करू शकाल सर्वप्रथम जीवा शक्ती संचार करून त्याच्यात नामाप्रति श्रद्धा निर्माण करावी नंतर त्यास हरिनामाचा उपदेश करावा जोपर्यंत मध्यम वैष्णव राहाल तोपर्यंत अश्रद्धाळू विमुख आणि विद्वेषी लोकांची उपेक्षा करावी विजय प्रभो काही लोक अर्थसंपत्ती अथवा प्रतिष्ठेच्या लोभापायी प्रदान करतात त्यांचे ते आचरण कसे आहे बाबाजी ते नाम अपराधी आहेत विजय कृपया दहाव्या अपराधाची व्याख्या करावी बाबाजी दहा जे लोक जडीय संसारात मी अमुक आहे आणि ही सारी संपत्ती आणि पुत्रपरिवार आदी माझे आहेत अशा प्रकारची बुद्धी ठेवून मत राहतात असयोगवश कधी क्षणिक वैराग्य किंवा ज्ञान उदित झाल्यावर पंडितांकडून हरिणाम महिमा ऐकतात आणि नंतर जाणून बुजूनही नामामध्ये अनुराग ठेवीत नाहीत ते सुद्धा नामपराधी आहेत म्हणून शिक्षा शिक्षाष्टकाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये म्हटले गेले आहे नाम नामकारी बहुदा निज सर्व शक्ती सत्रार प्रिता नियमिय स्मरणे काल एशी कृपा भगवन ममापी दुर्दैव मी जणी मिनानुराग बाबाजी या दहा प्रकारच्या नाम अपराधातून मुक्त होऊन निरंतर हरिणाम करा श्री नाम शीघ्रच कृपा करून प्रेमप्रदान करून परम भागवत करतील विजय प्रभो पाहतो आहे की मायावादी कर्मी आणि योगी सर्वच नामअपराधी आहेत अशा अवस्थेत जेव्हा खूप सारे लोक मिळून जे नामसंकीर्तन करतात त्या शुद्ध वैष्णवांनी योगदान करावे किंवा नाही बाबाजी ज्या संकीर्तन मंडळीत नामअपराधी व्यक्ती प्रधान गायक आदींच्या रूपात कीर्तन करतात त्यात वैष्णवजनांनी योगदान करणे योग्य नाही परंतु ज्या संकीर्तन मंडळीत शुद्ध वैष्णव अथवा साधारण नामभासी व्यक्तीची प्रधानता असते त्यात योगदान केल्याने दोष लागत नाही उलट नामसंकीर्तनामध्ये आनंद लाभ होतो आज अधिक रात्र झाली आहे उद्या नामभासा संदर्भात सांगेन विजय आणि प्रजनात नामप्रेमाणे गदगद होऊन बाबाजी महाशयांची स्तुती करीत त्यांची चरणधूळ मस्तकी धारण करून हरी हरिहर नम कृष्ण यादवाय नम असे कीर्तन करीत घरी परतले आले चोवीसावा अध्याय समाप्त